वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गछत्तीसावा सीतेची खात्री पटावी म्हणून मतेजस्वी पवनहन पवनपुत्र हनुमान सौजन्ययुक्त वाणीने आणखी तिला म्हणाला धीमान रामाचा मी वानर महाभाग्यवान दूत आहे देवी रामनाम ज्यावर कोरले आहे तीही आणठी पहा तुझ्या प्रचिती करता म्हणून त्या महात्म्यानेही दिली ती मी आता आश्वस्थ राहा तुझे भले हो तुला भोगावे लागणारे दुःख आता संपत आले भयाच्या हातातील ते भूषण हाती घेऊन पाहत असताना जणू प्रत्यक्ष भरता आला आहे इतका जानकीला आनंद झाला तिचे ते लाल आणि शुभ्र डोळे असलेले सुंदर वजन राहूच्या पकडीतून मुक्त झालेल्या चंद्रम्यासारखे हर्षोत्फुल्ल झाले तिबाला भरत्याच्या या संदेशाने हर्षित होऊन लाजली मनाला आवडती गोष्ट केल्याबद्दल ती त्या महावानरावर संतुष्ट होऊन तिने त्याची प्रशंसा केली हे वानरोत्तमा तू शूर आहेस समर्थ आहेस बुद्धिमंत आहेस तू एकट्याने हे राक्षसांचे स्थान पादाक्रांत केलेस जलचराने युक्त असणारा शंभर योजन पसरलेला सागर आपल्या प्रशंसनीय पराक्रमाने ओलांडून तू गायीच्या पावला एवढ्या डबक्यासारखा केलास वानश्रेष्ठा तू काही सामान्य मान मला वाटत नाहीस कारण तुला रावणाची सुद्धा भीती किंवा पर्वा वाटत नाही कपिश्रेष्ठा जर ख्यातनाम रामाने तुला माझ्याकडे पाठवली असेल तर तू माझ्याशी बोलू शकतोस अजिंक्य राम परीक्षा केल्या वाचून आणि पराक्रम न जाणता काही कुणाला विशेषत माझ्याकडे पाठवणार नाही धर्मात्मा सत्यवचनी राम कुशल आहे सुमित्रेचा आनंद वाढवणारा महा लक्ष्मण कुशल आहे हे ऐकून आनंद वाटतो काकूचे राम जर कुशल आहे तर प्रलयाग्नेप्रमाणे उठून तो कोपाने ही सागरांचा वेढा असलेली पृथ्वी जाळून कशी टाकीत नाही अथवा देवाने सुद्धा आपल्या ताब्यात ठेवण्याची शक्ती त्या दोघात असली तरी माझ्या मात्र दुखाचा अंत अजून झालाय आलेला नसावा असे वाटते रामाला व्यथा तर नाही त्याच्या मनाला ताप तर नाही तो पुरुषोत्तम पुढच्या कार्याला लागलाय का तो राजपुत्र दिन आणि भ्रांतिष्ट होऊन कार्याच्या बाबतीत बेभान तर नाही ना त्याने आपले प्रयत्न चालवले आहेत ना शत्रूंना तापवणारा राम मित्रांच्या संबंधात त्याचा सुरूज राहून दोन प्रकारचे उपाय आणि जया जयाची इच्छा धरून तीन प्रकारचे उपाय अंमलात आणतोय ना त्याला मित्र मिळतात ना मित्रही मित्र त्याच्याकडे येतात ना मित्रांकडून आदराची वागणूक मिळत असताना देखील त्याचे हित करणारा मित्र त्याला आहे की नाही राजपुत्र राम देवांच्या कृपेची याचना करतो की नाही प्रयत्न आणि दैव या दोघंचाही तो आधार घेतो का नाही मी दूर झाल्यामुळे माझ्याविषयीचे राघवाच्या मनातले प्रेम नष्ट तर झाले नाही ना या आपत्तीतून राम मला सोडवील ना सुखात जो तो वाढलेला दुःख ज्याला भोगावे लागू नये तो हा राम हे पराकाष्टेचे दुःख नशीबे आल्याने खचला तर नाही ना कौशल्याचे तसेच सुमित्रेचे आणि भरताचे कुशल त्याला वरच्यावर का मानाला योग्य राम माझ्यामुळे शोकाने उदासवानाचा झाला नाही ना मला तो तारील काय भ्रातृप्रेमी भरत मंत्र्याने सांभाळलेली प्रचंड अक्षरणीय सेना करता पाठवी काय हे वानश्रेष्ठा श्रीमान सुग्रीव दात नखे हीच आयुध्या वीर वानर घेऊन माझ्याकरता येईल काय सुमित्रा पुत्र शूर अस्त्रे जाणणारा लक्ष लक्ष्मण बाणांच्या वर्षावाने राक्षसानं उडवून लावेल काय थोड्याच काळात रामाच्या महाभयंकर अस्त्राने रावण त्याच्या आप्तज स्वजनांसह रणात मारला गेलेला मला पाहायला मिळेल का सोन्यासारख्या वर्णाचे पद्मासारख्या सुगंध असणारे त्याचे मुख शोकामुळे दीन होऊन पाणी नाहीसे झाल्यावर उन्हाने सुकणाऱ्या पद्माप्रमाणे माझ्या विना गेले नसेल धर्माकरता स्वतःचे राज्य सोडताना पायी अरण्यात मला नेताना ज्याच्या मनात भीती शोक उत्पन्न झाला नाही त्या रामाच्या हृदयात धैर्य वास करीत ना त्यांना माझ्या इतके किंवा माझ्याहून अधिक माता पिता किंवा मा आणखी कोणी प्रिय नाही दूता प्रिय पतीची हालताल माझ्या काणी येईपर्यंतच मी जगण्याची इच्छा धरीन देवी असे महान आणि मधुर अर्थ भरलेले शब्द त्या वानश्रेष्ठापुढे बोलली आणि त्याच्याकडून रामाविषयीचे मनाला आवडणारे बोल ऐकण्याकरता ती सुंदरी थांबली सीतेचे बोलणे ऐकल्यावर प्रचंड प्रतापी मारुती कपाळावर हात जोडून तिला उत्तर देताना म्हणाला कमलोचन रामाला तू इथे आहेस हे माहीत नाही त्यामुळे इंद्राने शचीला तसे तो तुला लागलीच नेत नाही पण माझ्याकडून ऐकल्यावर राम त्वरित आपल्याबरोबर वानर ऋषगणाने पूर्ण असे मोठे सैन्य घेऊन येईल खवळून टाकण्याला अशक्य अशा सागराला बाणांच्या प्रवाहाने थोपवून धरून काकूच राम लंकापुरी राक्षसहीन करेल त्या कामी जरी मृत्यूमध्ये आला किंवा मोठे मोठे देव रामाच्या मार्गात आढळले तरी त्यांनासुद्धा तो मारून टाकेल आर्य तुझे दर्शन न झाल्याच्या शोकाने भरून रामाला सिंहाने त्रासवून सोडलेल्या हत्तीप्रमाणे चैन पडत नाही देवी मी मंदर पर्वताची फळामुळांची मलय विंध्य दर्दूर मेरू या पर्वतांची शपथ घेऊन तुला सांगतो की रामाचे सुंदर नेत्र असलेले मनोहरी बिंब फळाप्रमाणे ओठ असलेले सुंदर कुंडलांचे उगवत्या पूर्ण चंद्रासारखे वदंतू पाहशील वैदेही रामाला लवकरच प्रस्त पर्वतावर इंद्र ऐरावताच्या पाठीवर पुढ्यात बसावं तसा बसलेला पाहशील राम माउस खात नाही मद्य घेत नाही तो नित्य सुयोग्य असे वनात होणारे अन्न शिजवलेले पाचव्या पाचव्या हिश्याने खातो तुझ्या ठिकाणी सर्वस्वी मन जडल्यामुळे राम दंश करणाऱ्या माशांना चिलटांना किड्यांना आणि किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांना सुद्धा अंगावरून काढून टाकीत नाही राम नित्य तुझेच ध्यान करतो तुझ्या शोकातच मग्न राहतो तो कामाच्या ताब्यात गेला की त्याला दुसरे काही सुचत नाही रामाला झोप लागत नाही झोपेत देखील तो सीता असे मधुरवाणीने उच्चारित जागा होतो फळ फूल किंवा स्त्रीला शोभणारे मनोहर असे काही दिसले की तो पुष्कळ वेडा हा प्रिय असा निश्वास टाकून तुझ्याशी बोलतो देवी तो नित्य शोकाने तप्त होऊन सीते असे उच्चारून तुझ्यापशी बोलतो तो व्रतधारी राहणारा राज, महात्मा राजपुत्र तुझ्याच प्राप्तीच्या प्रयत्नाला लागलेला आहे रामाची ही कथा ऐकून रामा इतकाच जिला शोक झाला होता त्या सीतेचा शोक कमी झाला शरद ऋतूच्या प्रारंभी तुरळक मेघात चंद्र असताना जशी तशी ती वैदय कन्या दिसू लागली सुंदरकांडाचा छत्तीसावा सर्ग समाप्तो